वाल्मिकी रामायण अयोध्या खांड सर्ग अकरावा मदनाच्या शराने घायल झालेल्या आणि कामवेगाच्या आहारे गेलेल्या राजाला काही काही कठोर शब्दाने दे। म्हणाली देव मला कोणीही वाईट रीतीने वागवलेला नाही किंवा मा कोणीही माझा अपमान केलेला नाही पण माझ्या मनात काही आहे ते तुम्ही पूर्ण करावे अशी माझी इच्छा आहे जर ते करण्याची तुमची इच्छा असेल तर तशी प्रतिज्ञा करा मग मी माझ्या मनात काय मागायचे ते, ते तुम्हाला सांगेन किंचित हसून कामव्यवहार महाराजाने भूमीवर पडलेल्या तिला तिच्या केसात हात घालून भूमीवरून उचलून जवळ घेतले आणि तो म्हणाला मानिनी तुझ्याहून अधिक प्रिय मला एका मनुजव्या रामाखेरीसही नाही हे तुला माहीत नाही काय सर्वात वडील अजिंक्य अशा त्या महात्म्या रामाची माझ्या जीवलगाची शपथ घेऊन सांगतो जे काय तुझ्या मनात असेल ते सांग ज्या रामाला न पाहता क्षणभर सुद्धा माझ्या जीवाला राबवत नाही त्या रामाची शपथ घेऊन मी तुला सांगतो कैकई तू सांगशील ते मी करीन स्वतःहून आणि इतर मुलाहून ज्या नरश्रेष्ठावर मी अधिक प्रेम करतो त्या रामाची शपथ घेऊन सांगतो की कैकई तू सांगशील ते मी करीन भद्रे माझे हे हृदय सुद्धा चाचपून पहा आणि मला या दुःखातून बाहेर काढ कैकई हे पाहून तुला जे योग्य वाटेल ते तू पोल स्वतःमध्ये असलेले बळ तुला दिसत असताना तू मनात शंका घेणे योग्य नाही तुला हवे ते मी करेन अशी माझ्या पुण्याईची देखील शपथ घेऊन तुला सांगतो तोच तु हेतू मनात असलेली ती राणी त्या उद्दिष्टाकडे तो आला तेव्हा कोणी मध्यस्थ न घेता हर्षाने त्याला बोलू नये असे शब्द बोलले त्याच्या बोलण्याने हर्ष आपल्या मनातील जवळ आलेल्या काळासारखा महाघोर हेतू तिने त्याला सांगितला म्हणाले एकामागून एक तुम्ही शब्द घेतल्यात आणि मला वर देत ही गोष्ट इंद्राजी सहित तेहतीस कोटी देवा ऐकवत चंद्र सूर्य हे आकाश ग्रह रात्र दिवस दिशा जगत आणि हे पृथ्वी गंधर्व आणि राक्षस निशाचर भूते घरातील गृहदेवता आणखी जे कोणते प्राणी मात्र असतील ते, ते तुमच्या या बोलाना साक्षी असो हा सत्यसंध महा धर्मज्ञ सत्यभाषी शुद्ध राजा मला वर देत आहे तो देवतान तुम्ही ऐका त्या महाशिरा ताब्यात घेऊन आणि त्याची प्रशंसा करून मग वर देणार राजाला संग्रमार। संग्रमार जे ते आठवा येथे तुमच्या शत्रूने तुम्हाला चैतन्यहीन करून खाली पाठले होते तशा अवस्थेत सुद्धा महाराज मी तुमचे सर्वतोपरी रक्षण केले आणि तुम्हाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तुम्ही मला दोन वर दिले महाराज ते दोन वर मी तसेच तुमच्याकडे ठेवले होते ते राजन आता तुमच्याकडे मी मागते ते ऐकून घेतल्यानंतर जर धर्मानुसार तुम्ही ते मला दिले नाही तर तो अपमान मानून मी माझे प्राण तत्क्षणी सोडून त्याच्या शब्दातच कैकीने राजाला पकडून ठेवले एखादा हरिण जसा जाळ्यात जाऊन अडकावा आणि त्याचा विनाश व्हावा तसा राजा तिच्या पाशात अडकला मग ती वर देणाऱ्या काम मोहित राजाला म्हणाली देव त्यावेळी दिलेले ते दोन वर तुम्हें देणे आहेत ते कोणते ते आता सांगते ते ऐकून घ्यायच माझ्या भरताला मोठ्या प्रेमाने त्या देवासूर युद्धाच्या वेळी दिला होता त्याचा काळ आता आला आहे आत्मवान रामाने चौदा वर्षे दंडकारण्याचा आश्रय करून वलकले आणि कातडी पांघरून तापस व्हावे भरताने आजच निष्कंटनपण युवराज भोगावे उत्कट इच्छा है तुम्हें हवर मी हाच मगते आज रातरी जाना दे। महाराज तुम्हें वचन सत्य करना अपने कुल शील जन्म राखा तपोधन ऋषि संगत सत्य होने यहाँ मनसाच है परलोकी वस वहा करता उत्कृष्ट अ दुसरे का ही नहीं अयोध्याकांडाचा अकरावासर्ग समाप्त